वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग एकोणतीसावा उत्सुक रामाचे ते बोलणे ऐकून महा तेजस्वी विश्व विश्वामित्राने त्याला सर्व सांगायला सुरुवात केली महाबाहो रामा देवाना वंद्यसा हा विष्णु लोक विष्णू अनेक युगे आणि वर्षे तपश्चरणाचा योग साधण्याकरता म्हणून महातप करीत येथे राहिला होता रामा हा महात्म्या वामनाच्या पूर्वीचा आश्रम आश्रम होता सिद्धाश्रम म्हणून हा प्रख्यात होता एथे महातप करना विष्णुला सिद्धी प्राप्त होली होती याच विरोचन पुत्र बली राजा ने इंद्रमरुदगणासह सर्व देव जिंकन अपने राज्य स्थापन के लिए तो त्रैलोक प्रख्यात होता या महाबलवान असुरेश् एक मोटा यज्ञ के बली यज्ञ करीत असता अग्निला पुढे करून सर्व देव एकत्र होऊन स्वतः विष्णूकडे या आश्रमात आले आणि म्हणाले विष्णू विरोचन पुत्र बली उत्तम यज्ञ करीत आहे व्रत समाप्त होण्यापूर्वी आपले कार्य साधून घ्यावे जे याचक नाना देशातून त्याच्याकडे येतात जे काही जेथे कुठे ज्या प्रकारे मागतात ते सर्व तो त्यांना देतो म्हणून हे विष्णू तुम्ही मायेचा आश्रय करून वामनत्व घ्या घ्या आणि उत्तम कल्याण करा रामा मध्यंतरीच्या काळात अग्निसारख्या तेजस्वी आणि सह तेजाने झळाळणाऱ्या भगवान कश्यपाने देवीसह हजार दिव्य पुरुषांचे हजार दिव्य वर्षाचे व्रत समाप्त करून मधुसूदन विष्णूला संतुष्ट केले तो त्याला म्हणाला तू तपोमय तपो तपोमूर्ती तपो जणू साक्षात तपच आहेस महान तपावणे तुला पुरुषोत्तमाला मी पाहत आहे तुझ्या शरीरात हे सर्व जगत मला दिसत आहे तू अनादि अवर्जणीय आहेस तुला मी शरण आलो आहे प्रसन होऊन विष्णू त्या पापरहित कश्यपाला म्हणाला तुझे कल्याण हो तू वर प्राप्त करण्याला पात्र मला वाटतोयस पो वरमाग हे ऐकून मरीचे पुत्र कश्यप म्हणाला आदितीचे देवांचे आणि माझेसुद्धा मागणे आहे ते प्रसन्न होऊन तू देऊ शकतोस तो वर म्हणजे आदितीचा आणि माझा तू पुत्र हो इंद्राचा तू धाकटा भाऊ हो तू असुरांचा संहार करणार आहेस शोकाने ग्रस्त झालेल्या देवानं तू सहाय्य करावीस हा आश्रम तुझ्या कृपाप्रसादामुळे सिद्धाश्रम होईल हे देवेशा तुझे तपकर्म आता सिद्धीला गेले येथून आता तू उठ मग विष्णूने अदितीच्या पोटी जन्म घेतला त्याने वामनरूप घेतले आणि तो विरोचनपुत्र बलीकडे गेला त्याने तीन पावलांची त्याच्याकडे भिक्षा मागितली पृथ्वी प्राप्त करून घेतली आणि सर्व लोकांच्या हितासाठी उद्युक्त होऊन लोकांसाठी सर्व लोक आपल्या पायाखाली आणले आपल्या तेजाने त्याने बलीला ताब्यात घेऊन ते सर्व लोक महेंद्राकडे परत दिले आणि त्या तेजस्वी विष्णूने त्रैलोक्य पुन्हा इंद्राच्या राजाखाली आणले त्याच वामनाने पूर्वी उपयोगात आणलेल्या श्रमविनाशक आश्रमाचा मी भक्तीपूर्वक उपयोग करीत आहे येथे या आश्रमात विघ्न करण्याकरता राक्षस येतात त्या दुष्टांच्या तुझ्याकडून नाश व्हावा आता रामा आपण त्या उत्कृष्ट आश्रमा जाऊया तो आश्रम जसा माझा तसाच तुझाही आहे असे म्हणून मोठ्या प्रेमाने रामलक्ष्मणाला घेऊन आश्रमस्थानात प्रवेश करताना ते महामुनी आनंदित झाले धुक्यातून बाहेर पडलेला चंद्रदसा पुनर्वसूच्या दोन ताऱ्यांसह हो दिसावा तसे ते दिसले विश्वामित्रांना पाहताच सिद्धाश्रमात राहणारे सर्व मुनी एकमे एकामगून एक चटचट एका एक चट उठले त्यांनी त्यांचा सत्कार केला जशी त्याची योग्यता तसा त्याने धीमान विश्वामित्रांचा सत्कार केला त्याचप्रमाणे त्यांनी राजपुत्रांचाही स्वागत सत्कार केला घटकाभर विश्रांती घेतल्यावर ते उभयता रघुनंदन राजपुत्र हात जोडून मुनीश्रेष्ठानं म्हणाले मुनिश्रेष्ठ आपले कल्याण असून आजच आपण दीक्षा घ्या हा सिद्धाश्रम खराच सिद्ध व्हावा आणि आपले वचन सत्य व्हावे त्याने असे म्हटल्यावर महर्षी विश्वामित्राने नियत होऊन दीक्षा घेतली त्या रात्री ते दोघे कुमारी गाठ झोपी गेले आणि प्रभातखाली उठून शुद्ध होऊन त्याने पूर्व दिशेकडील संधेची उपासना केली श्रेष्ठ तप श्रेष्ठ जप नियमानुसार जपला आणि अग्नीजवळ दीक्षा घेऊन बसलेल्या विश्वामित्रांना त्यांनी वंदन केले बालकांडाचा एकोणतीसावासर्ग समाप्त